पुस्तक सर्वोदय लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण तिसरे जशास तसेचा न्याय असे म्हणतात की ख्रिश्चन युगाच्या म्हणजे इसवी सनाच्या काही शतकापूर्वी एक ज्यू व्यापारी होऊन गेला त्याचे नाव सालोमन होते या ज्यू भरपूर संपत्ती आणि पैसा कमावला होता त्याची नीतीवशने आजही युरोपमध्ये प्रसिद्ध आहेत व्हेनिसमधील लोक त्याला एवढे मानत होते की त्यांनी त्याचा पुतळा उभारला त्याची सुभाषिते आजही लोकांच्या आठवणीत आहेत हे खरे असले तरी फार कमी लोक त्यानुसार आचरण करतात उदाहरणार्थ तो म्हणतो जे लोक खोटे बोलून पैसे ते अहंकारी असतात आणि ति त्यांच्या मृत्यूचे चिन्ह आह अशाच अर्थाच्या आणखी एका नीतीवचनात तो म्हणतो दुष्टपणाने मिळवल्या संपत्तीन कोणताही लाभ होऊ शकत नाही उलट पक्षी सत्यामुळ मृत्यूच्या मुखातून आपण वाचत असतो या दोन्ही नीतीवचनांमध अन्यायान मिळवलखा संपत्तीच सार म्हणजे मृत्यू अस सालोमन सांगितल आहा या युगात आपण इतके खोट बोलतो आणि इतका अन्याय करतो की सामान्यपणे खोटेपणा आणि अन्याय या शब्दांना अर्थच राहत नाही उदाहरणार्थ खोट्या जाहिराती देणे आणि आपला माल खपावा म्हणून लोकांना भ्रम होईल असे लेबन लावणे इत्यादी तो शून्य माणूस पुढे म्हणतो आपली संपत्ती वाढविण्याकरता जो माणूस गरीबांचा छळ करतो तो अखेरीस दारोदारी भीक मागेल यापुढे जाऊन तो म्हणतो गरीब गरीब आहे म्हणून त्यांना छळू नका तसेच व्यापारात दुःखी कष्टी माणसावर अन्याय करू नका कारण जे लोक गरीबांचा छळ करतील त्यांचा ईश्वर छळ करील परंतु आजकाल तर व्यापारात गेलिया माणसालाच ठोक करून लावले जाते, जर कोणी संकटात सापडला तर त्याच्या संकटाचा लाभ घेण्याकरता लोक टपलेले असतात हम रस्त्यावर लोकांची लूटमार करण्यास डाकू श्रीमंता लुटत असतो तर व्यापारी गरीबांना लुटत असतो सालोमन नंतर आपल्या नीती वशनांमधनतो श्रीमंत नी गरीब दोघीही सारखेच आहेत ईश्वरच त्यांना उत्पन्न करणारा आह तोच त्यांना ज्ञान देतो श्रीमंताच गरीबांशिवाय आणि गरीबांच श्रीमंताशिवाय चालू शकत नाही एकमेकांची गरज दोघांनाही नेहमीच पडत असते त्यामुळे कोणी कोणालाही उच्च म्हणू शकत नाही आणि नीचेही म्हणू शकत नाही परंतु जेव्हा हे दोघेही आपली समता विसरतात आणि ईश्वरच आपल्याला ज्ञान देणार आहे या गोष्टीचेही त्यांना भान राहत नाही तेव्हा त्याचे विपरीत परिणाम होतात धन नदीप्रमाणे आहे नदी, नदी सतत समुद्राकडे म्हणजे खालच्या पातळीकडे वाहत असते त्याचप्रकारे जिकडेही गरज असेल तिकडे संपत्तीने गेले पाहिजे परंतु ज्याप्रमाणे नद्याच्या प्रवाहाची दिशा बदलत असते त्याचप्रमाणे संपत्तीच्या प्रवाहाची दिशा सुद्धा बदलली पाहिजे कितीतरी नद्या इकडे तिकडे वाहू लागतात आणि त्यांचे पाणी आजूबाजूच्या प्रदेशात साठून तिथे विषारी वायू निर्माण होतो यास नद्यांवर बांध घालून आवश्यकता असेल तिकडे त्यांचे पाणी नेले तर त्याचपणाने जमीन सुपीक बनू शकते व आजूबाजूचे हवामानही प्रसन्न होत अशाच प्रकारे संपत्तीचा हवा तसा व्यवहार सुरू झाला तर वाईटपणा वाढतो गरिबी वाढत थोडक्यात सांगायचे तर संपत्ती विषतुल्य होऊन जाते परंतु त्या संपत्तीची गती आणि दिशा निश्चित करण्यात आली नियमानुसार तिच्या संबंधी व्यवहार करण्यात आल तर बांध घातलख्खा नदीप्रमाणे ती संपत्ती सुखकर होत संपत्तीच्या गतीच नियंत्रण करणाऱ्या नियमांकड अर्थशास्त्रज्ञ दुर्लक्ष करतात त्यांची शास्त्र केवळ संपत्तीगोळा करण्याच शास्त्र आह परंतु संपत्ती तर अनेक प्रकारे गोळा करता येऊ शकते युरोपमध्ये एक काळ असा होता की लोक श्रीमंतांना वीज देऊन मारून टाकायचे आणि स्वतः त्या संपत्तीचे मालक व्हायचे आजकाल गरीबांकरता जे खाद्यपदार्थ बनविण्यात येतात त्यामध्ये व्यापारी भेसळ करतात जसे दुधात टाकणखार कणकेत बटाटे कॉफीत चिकोळी लोण्यात चरबी इत्यादी वीज देऊन श्रीमंत होण्यासारखेच हे आहे याला आपण श्रीमंत होण्याची कला वा विज्ञान म्हणू शकतो काय परंतु अर्थशास्त्रज्ञ केवळ फसवणुकीच्या मार्गाने श्रीमंत होण्याचा मार्ग सांगतात असे समजू नये त्यांच्या बाजूने असे सांगता येईल की कायद्यानुसार श्रीमंत होण्याचा मार्गच ते सांगत असतात परंतु या काळात अनेक गोष्टी विधिसंगत असल्या तरी त्या न्याय असतातच असे नाही त्यामुळे नीतीनियमानुसार धनसंपत्ती गोळा करणे हीच उचित गोष्ट असते आणि न्यायानेच पैसा कमावणे उचित असेल तर न्याय अन्यायाची विवेकबुद्धी निर्माण करणे हे माणसाचे पहिले कर्तव्य ठरते केवळ देवघेवीचा व्यावहारिक नियमानुसार व्यापार करणे पुरेसे नाही ही गोष्ट तर मासे लांडगे उंदीर वगैरेही करत असतात मोठे मासे लहान माशांना खातात आणि उंदीर लहान प्राण्यांना आणि किडांना खातात आणि लांडगा माणसालासुद्धा खाऊन टाकतो त्यांचा हाच नियम आहे दुसरा नियम त्यांना माहीत नाही परंतु ईश्वराने माणसाला समंजसपणाची शक्ती दिली आहे न्यायबुद्धी दिली आहे इतरांचे भक्षण करून त्यांना फसवून लोकांना भिकारी बनवून माणसाने श्रीमंत व्हायला नको अशा परिस्थितीत मजुरांना न्याय मजुरी देण्याची पद्धती कोणती ते आता आपण पाहू आम्ही आधी सांगितले आहे की मजुराने जितके श्रम करता केले असतील तितके श्रम आपण त्याच्याकरता त्याला आवश्यकता असेल तेव्हा करणे हीच मजुरीची योग्य मजुरी, मजुरी असू शकते जर त्याला मोबदल्यात कमी श्रम कमी काम मिळत असेल तर आपण त्याला कमी मजुरी देतो जास्त मिळत असेल तर जास्त मजुरी देतो व्यवहारात जेव्हा दोन माणसे एकच काम करण्याकरता तयार असतात आणि एकाच माणसाकडून ते काम करून घ्यायचे असते तेव्हा दोन माणसे परस्परांशी स्पर्धा करतात व जोते काम काम करता तयार होतो त्याला कमी मजुरी मिळते परंतु जेव्हा दोन लाखांना काम करून घ्यायचे असते आणि काम करणारा एकच असतो तेव्हा ते काम करून घेणाऱ्यांमध्ये स्पर्धा होऊन काम करण्याला अधिक मजुरी मिळते अन्यायाच्या दोन बिंदूंमध्ये कुठेतरी न्यायाचा बिंदू सापडेल एखादा माणूस मला एक रुपया उधार देत असेल आणि काही विशिष्ट मुदतीनंतर मी तो रुपया परत करणार असेल तर मला त्या रुपयावर व्याज द्यावे लागते अशाच प्रकारे कोणी माझ्याकरता आज श्रम करत असेल तर मला त्याला केवळ तेवढे श्रम नाही तर व्याज म्हणून अजून काही श्रम द्यावे लागतील आज कोणी माझ्याकरता एक तास काम करत असेल तर मला त्याच्याकरता नंतर एक तास पाच मिनटे अथवा त्याहून जास्त वेळ काम करावे लागेल आता दोन माणसे जर एकच काम करण्याकरता तयार असतील आणि मी जर त्यातील एकाला अर्ध्या मजुरीवर काम दिले मजुर मजुरी तर त्याला अर्धपोटी रहावी लागेल आणि दुसरा मजूर कामाशिवाय राहील आणि निवडलेल्या मजुराला जरी मी पूर्ण मजुरी दिली तरी दुसरा माणूस कामाशिवाय राहीलच अशा परिस्थितीत माझ्या मजुरावर अर्धपोटी राहण्याची वेळ येणार नाही आणि मी माझ्या पैशाचा न्याय उपयोग केलेला असेल मी जर माझ्या माणसाला योग्य मजुरी दिली तर मला भोगविलासावर उधळण्याकरता अनावश्यक संपत्ती गोळा करता येणार नाही आणि जगातील गरिबीतही भर घातली जाणार नाही ज्या मजुराला माझ्याकडून काम मिळेल तो आपल्या हाताखालच्या मजुरांशी न्यायाने वागेल अशा प्रकारे न्यायाचा झरा आटणार नाही उलटपुढे जात असताना तो अजून फोफावेल आणि अशा प्रकारची न्यायभावना असलेल्या राष्ट्राची भरभराट ते सुखी होईल स्पर्धा राष्ट्रकरता हितावं असते ही, ही अर्थशास्त्राची धारणा चुकीची असल्याचे अशा प्रकारे लक्षात येते त्यांचे म्हणणे आहे की जसजशी स्पर्धा वाढत जाते तसतसे राष्ट्र समृद्ध होत जाते वास्तवात हा भ्रम आहे स्पर्धेचा उद्देश असतो मजुरीचे दर कमी करणे स्पर्धेमुळे श्रीमंत अधिक श्रीमंत होत जातात आणि गरीब अजून गरीब यामुळे ही स्पर्धा दीर्घकाळात राष्ट्राला विनाशाकडेच ढकलेल कामगाराला त्याच्या क्षमतेप्रमाणे योग्य पारिश्रमिक मिळाले पाहिजे असाच नियम असला पाहिजे असे झाले तरी एका प्रकारची स्पर्धा कायम राहणारच आहे परंतु या स्पर्धेमुळे लोक सुखी आणि सुज्ञ होतील कारण काम मिळवण्याकरता लोकांना परस्परांशी स्पर्धा करून एकमकांच्या मजुरीचा दर कमी करावा लागणार नाही तर कामातील कौशल्य वाढवावी लाग्ल शासकीय नोकरीच आकर्षण वाटण्याच कारण हेच आह तिथे पदावर पगार ठरला असतो विशिष्ट पदाकरता काम करणाऱ्या उमेदवाराला परस्पराशी स्पर्धा करून कमी पगारावर काम करण्याची कबुली द्यावी लागत नसतिथ स्पर्धा केवळ कौशल्यात असत करता अर्ज करणारा कमी पगाराविषयी बोलत नसतो तर आपल्यामध्ये अधिक कौशल्य असल्याचे व आपण अधिक चांगले काम करणारे आहोत एवढेच त्याला सिद्ध करावे लागत असते सैन्यात आणि आरमारातही यास नियमाचे पालन करण्यात येत यामुळे तिथे फार कमी गोंधळ आणि अनिती असल्याचे आढळते परंतु व्यापारात आणि कारखान्यांमध्ये दुष्ट स्पर्धा सुरु असते परिणामी तिथे फसवणूक लोच्चेगिरी चोरी अशा गोष्टी वाढतात कारखान्यांमध्ये कमी प्रतीचा माल निर्माण केला जातो व्यापाऱ्याला पैसा खाण्याची इच्छा असते मजुराला लबाडी करण्याची आणि ग्राहकाला मधूनच हात मारण्याची इच्छा असत अशा प्रकारे व्यवहाराची नासाडी कट होत लोकांमध कटकटी होत राहतात गरीबीचा जोर वाढतो संप वाढतात सावकार ठक बनतात ग्राहक नीतीनुसार वागत नाहीत एका अन्यायातून दुसऱ्या अन्याची निर्मिती होत अखेरीस सावकार व्यापारी ग्राहक सर्व दुःखी होतात व सर्वांचा विनाश होतो ज्या राष्ट्रात अशा प्रथा असतात त राष्ट्र अखेरीस दुःखी होत आणि त्याची संपत्तीच विषमय होत यामुळेच विद्वान लोक म्हणतात जिथे संपत्तीच परमेश्वर असते तिथे खऱ्या ईश्वराची भक्ती कोणीही करत नाही अर्थशास्त्र हे विज्ञान आहे हे मान्य करून त्याचे विचार मान्य केल्यामुळे मानवी बुद्धीचे जसे स्लकन झाले तसे स्लखन इतर कशानेही झाल्याचे मानवी इत्याचं दुसरे उदाहरण नाही अशा प्रकार राष्ट्रधर्माचे पद्धतशीरपणे उल्लंघन कल्याचे दुसरे एकही उदाहरण इतिहासाला माहीत नाही पैसा आणि ईश्वर हे परस्पर विरोधी आहे आणि गरीबाच्या घरातच ईश्वराचा वास असतो असे इंग्रज तोंडाने सांगत असले तरी व्यवहारात ते पैशाला सर्वोच्च स्थान देतात आपल्या श्रीमंत माणसांची गणना करून ते खुश होतात झटपट श्रीमंत होण्याचे नियम अर्थशास्त्रज्ञ सांगतात व ते शिकून लोकांनी लगेच श्रीमंत होण्याचा प्रयत्न करावा असे अपेक्षित होतात खरे शास्त्र न्यायबुद्धी आहे कोणत्याही परिस्थितीत न्याय कसा करावा नीतीने कसे वागावे हेच खऱ्या शास्त्राचे लक्षण असते जे राष्ट्र हास्त्र शिकते होते इतर सर्व व्यर्थ आ विनाशक आ विपरीत बुद्धिप्रमाण कसे करून पैसे मिलावा अवेजे कुशिक्षण देखे आ